अध्याय सुमंतू इत्यादी शिष्य व्यासांची आज्ञा घेऊन भूतलावर गेले शुकालाही उत्तम गती प्राप्त झाल्यामुळे शोक विभल होऊन व्यासांनी आपले ठिकाण सोडण्याचे ठरवले पूर्वी व्यासाने जान्हवीच्या तीरावर मातेला शोकाकुल अवस्थेत सोडले होते कन्या ते ते माता गेली, याची त्यांनी चौकशी केली तेव्हा निषादाने त्यांना सांगितले की ती राजाला दिली नंतर निषाद राजानेही व्यासांची पूजा केली व सत्कार करून तो हात जोडून म्हणाला हे मुने आज मी धन्य झालो देव दुर्लभ असे आपले दर्शन मला झाल्यामुळे माझे कुलही पावन झाले तेव्हा हे द्विज्रेष्ठाऱ्या ते धन पुरवात राजाचे समाधान केल्यावर मन स्वस्थ करून व्यासांनी सरस्वतीच्या तीरावर एक आश्रम स्थापन केला आणि तेथेच ते राहू लागले अत्यंत तेजस्वी सत्यवतीला शंतनू राजापासून दोन पुत्र झाले ते आपले आनंद चित्रांगद चित्र हा, हा राजाचा महापराक्रमी और गंगानंदन भीष्म ज्येष्ठ पुत्र तसे सत्यवती पुत्र ही महापराक्रमीच होते ही शूर मुले राजा अपन देवान हाथ ही शूर मुले पाहून राजाला वाटले आपण देवांनाही हार जाणार नाही काही कालानंतर शंतनुने देहाचा त्याग केला राजा मृत्यू पावलावर भीष्माने सर्व विधी धर्माप्रमाणे पार पाडले नाना तरीची दाने दिली नंतर चित्रांगदाची गादीवर स्थापना केली पण स्वतः राज्याधिकारी झाला नाही म्हणून त्याला देवव्रत हे नाव मिळाले आपल्या बलाचा गर्व झाल्याने चित्रांगद इतरांना त्रास देऊ लागला एकदा तो प्रचंड सैन्य घेऊन ररू मृगाचा वध करीत अरण्यात करी चित्रांगद गंधर्व श्रेष्ठ अशा विमानातून चालला होता पण राजाला अवलोकन करताच तेथेच तेव्हा उतरला तेव्हा कुरुक्षेत्रावर त्या तुल्यबल असलेल्या उभयतांमध्ये दारुण युद्ध तीन वर्षेपर्यंत झाले शेवटी गंधर्वाने चित्रांगत राजाचा वध केला आणि तो इंद्रलोकी निघून गेला हे भीष्माला समजताच त्याला अतिव दुःख झाले भावाचे क्रियाकर्म करून भीष्माने धाकटा भाऊ विचित्र याला राज्याभिषेक केला सत्यवती दुःखी होती पण सर्व मुनी आणि इतर श्रेष्ठ जनांनी तिचे सांगितले गादीवर बसवलेला पाहून ती काहीशी शांत झाली भाऊच राजा झाला म्हणून व्यासांनाही समाधान वाटले विचित्र वीर्य आल्यावर त्याच्या विवाहाची चिंता भीष्माना वाटू लागली काशी राजाला तीन सुंदर कन्या होत्या त्यांचा विवाह स्वयंवर पद्धतीने करावा असे राजाने प्रसिद्ध केले होते त्यासाठी सर्व राजे आणि राजपुत्रांना निमंत्रणे दिली होती तेथे गेल्यावर त्यांचा सत्कार करण्यात येत होता तेथे जाऊन महापराक्रमी भीष्माने स्वतःचा एक रथ बरोबर घेऊनही तेथील सर्व उपस्थित राजांचा पराभव केला आणि त्या कन्यांचे हरण केले ते हस्तिनापूरला परत आले त्या तिन्ही मुली आपल्या माता भगिनी कन्याच आहेत याच भावनेने भीष्मानी त्यांना आणलेले होते त्यांना सत्यवतीचे स्वाधें करून विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून भीष्माने आपल्या विचित्र वीर नावाच्या भावाबरोबर त्यांचा विवाह ठरवला तेव्हा सर्वात ठोरली आणि सुंदर मुलगी पुढे येऊन लाजत लाजत भीष्माना म्हणाली हे गंगानंदना हे श्रेष्ठा मी मनाने शाल्वराजाला वरले आहे आणि त्यानेही मला अंतःकरणपूर्वक वरले आहे तेव्हा आपण योग्य दिसेल तसे करा तू धर्मनिष्ठ आहेस तेव्हा इच्छेला ये तसे कर धर्मवेत्या भीष्माने आपल्या सचिवांशी विचार विनिमय केला आणि त्या मुलीला सांगितले हे सुंदरी तू आपल्या इच्छेप्रमाणे जा हे ऐकताच ती सुंदर वदना शाल्वराजाकडे गेली आणि म्हणाली महाराज मी आपल्याला मनापासून वरले आहे असे समजल्यावर भीष्माने धर्मबुद्धीने वागून मला मुक्त केले आपण माझे पाणी ग्रहण करावे मी आपली धर्मपत्नी होईल अपने मन चिंतन करीत होते शाल हे सुंदरी भीष्मा ने मैं समक्ष तुला अपने रथा घू शक नहीं दुसर उच्चिष्ट का को स्वीकार करी तुला भीष्मा ने टाकन दिल है दुसर से धन मन तू माता है समझते अशा प्रकारे शाल्वराजाने त्याग केल्यावर ती पुन्हा रडत आक्रोश करीत भीष्माकडे आली आणि म्हणाली शाल्व माझा स्वीकार करीत नाही तेव्हा आपणच माझा स्वीकार करावा आपण धर्मज्ञ आहात आपण स्वीकार न करा तर मला काही भलतेच करावे लागेल भीष्म म्हणाले हे सुंदरी तिचे मन दुसऱ्याच ठिकाणी स्थिर आहे तिचा मी भावाकरता का होईना पण कसा स्वीकार करू तेव्हा तू पित्याकडे जा हे ऐकताच ती जाऊन अतिपवित्र अशा तीर्थावर तपश्चर्या करू लागली काशी राजाच्या शुभकन्या अंबालिका आणि अंबिका या दोघी विचित्रवीर्याबरोबर विवाहबद्ध झाल्या तो राजा आपल्या स्त्रियांसह क्रीडा उपभोग यामध्ये मग्न झाला अशा तऱ्हेने सुख भोगत असलेला राजा विचित्र वीर्य एक वर्षाने क्षयरोगाने मरण पावला सत्यवती अत्यंत दुःखी झाली पुत्राची उत्तर क्रिया आणि सर्व संस्कार तिने करून घेतले आणि दुःखित होऊन ती भीष्माकडे आली ती त्याला म्हणाली हे भग्यवान चंदनुपुत्रा तू आता राज्यावर बैस किंवा नियोग विधीने भ्रात्यांच्या भार्येचा स्वीकार करून तू त्यांच्या वंशाचे रक्षण कर म्हणजे यया वंश नष्ट होणार नाही भीष्म म्हणाले माते मी राज्य अथवा विवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा पित्याकरता केली आहे हे तुला माहितच आहे हे ऐकताच आता मला सुख प्राप्त होणार नाही असा विचार करून सत्यवती चिंताक्रांत झाली तेव्हा भीष्म म्हणाले हे माते काळजी करू नको विचित्र वीर्याला क्षेत्रज पुत्र होईल अशी व्यवस्था कर म्हणजे कुलीनं द्विजाकडून आपल्या सुनांशी त्यांचा संबंध कर अशा प्रकारे कुलरक्षणासाठी वेदात दोष सांगितलेला नाही असे ना उत्पन्न करून तू त्याला राज्य दे मी त्याचीच आज्ञा पाळून राही सत्यवतीने कुमारी अवस्थेत झालेला आपला पुत्र द्यास याचे आणि मातेला प्रति अग्नी असलेले व्यास नम्रतेने उभे राहिले तेव्हा व्यासमाता म्हणाली तू विचित्र विर्याच्या स्त्रियांच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न कर मातेची इच्छा शेसामन्य मानून व्यास ऋतुकालाची वाट पाहत थांबले नंतर विचित्र अंबिका हिथे ऋतुस्नान झाल्यावर समागम झाला पराक्रमी पण अंध असा पुत्र तिचे ठिकाणी उत्पन्न झाल्याने सत्यवतीला दुःख झाले ती व्यासाना म्हणाली दुसऱ्या सुनेला पुत्र होईल असे कर नंतर ऋतुकाला नंतर व्यासाने अंबालिकेशी समागम केला तिला पांढुर पांढुर रंगाचा पुत्र झाला तो राजाला योग्य म्हणून मान्य होईना अखेर सत्यवतीने वर्षानंतर व्यासांना पुन्हा बोलावले आणि सुशोभित पण तेथे सत्य सुने स्वतः न जाता आपली दासी पाठवली तिच्या ठिकाणी विदूर उत्पन्न झाला हा शुभ आणि यमधर्माचा अंश होता अशा प्रकारे व्यासमुनी वंशकुल रक्षण तीन महाबलाढ्य पुत्रांना उत्पन्न केले भ्रातृधर्म जाणून व्यासमुनी कुलाचे रक्षण केले अध्याविसावा समाप्त